अरण्यकांड सर्ग एकेचाळीसाने अशी आज्ञा राजा म्हणून केली ती प्रतिकूल होती तरी तो मारीच निर्भयपणे राक्षसादीपाला कोणा रा। पापकर्मी पुत्र राज्य अमात्य यांच्या सकट विनाशाचा हा तुला सांगितला तू तु सुखात असताना कोणा पाप्याला तुझे सुख न पाहवून त्याने प्रयत्नाने तुला मरणाच्या द्वाराकडे जाण्याचा हा उपदेश केला राक्षसा वीर नसलेले हे तुझे शत्रू आहेत हे उघड आहेत बलिष्ठ तुला कोंडीत पकडून तुझा नाश करावा असेच ती इच्छित आहे कोणाक क्षुद्राने तुझे आहित करण्याचे इच्छेने हे तुला करायला सांगितले राक्षसा तुझ्याच कृतीने तू मरावास अशी तो इच्छा करीत आहे रावणा तुझे सचिव जे तू वाईट मार्गाला जात असताना सर्वतोपरी तुला आवरत नाहीत ते खरोखर वध करण्याच्या लायकीचे आहेत पण त्यांचा तू वध करीत नाहीस भरत्या मार्गाला लागलेला राजा मनाला येईल तसे वागू लागला तर चांगले आमात्याने त्याला आवर घातला पाहिजे तो आवर मी घालू लागलो तर तू मानित नाही विजयी वीर श्रेष्ठ धर्म अर्थ काम आणि यश सचिवांना प्राप्त होते ते स्वामींच्या कृपेने पण रावणा उलट झाले तर ते सारे व्यर्थ होतात स्वामीच्या ठिकाणी जर वैगुण्य आले तर या इतरही आपत्ती येते श्रेष्ठ विजयवंता धर्म आणि यश म्हणून कोणत्याही परिस्थितीत राजाने वाचवणे उद्दामपणा धरून राज्यपाल करणे शक्य नाही उग्रपणाचा सल्ला देणारे जे दे सचिव असतात ते राजा सह त्याचे फळ भोगतात जसे मंद बुद्धीचे सारथी असले की कठीण प्रसंगी ते रस त्या सारथ्यांच्या सह तात्काळ नष्ट होतात तसे योग्य असे धर्माचरण करणारे पुष्कळ सज्ज या लोकांच्या अपराधामुळे वाढत नाही ज्या राक्षसांचा रावणा तुझ्यासारखा निर्दय दुर्बुद्धी असलेला, असलेला अचिदेंद्रिय राजा आहे ते सगळे राक्षस खातरीने नाश पावणार तेव्हा आता हे महाभयंकर कर्म अकस्मात माझ्या नशिबाला आले आहे यात तू सैन्यासकट नाश पावणार असल्यामुळे तुझ्याविषयी दुःख वाटते मला मारून राम लवकरच तुझाही वध करील यात मी कृतकृत्य होईन कारण शत्रू मारून तरी मी मरेन रामाचे दर्शन होताच मी मेलो आहे असे समज आणि सेतीला ओढून नेलेस तर बांधवासखट आपण मारले गेलो असे समज जर तू माझ्यासह सीतेला आश्रमातून आणशील तर तू मी लंका आणि राक्षस कोणी राहणार नाही तुझा मी हितेच नको म्हणत असताना सुद्धा राक्षसा जर माझे हे बोलणे तू सहन करणार नसशील तर सुरुधाने सांगितलेले हीच न स्वीकारणारे तुझ्यासारखे नर आयुष्य मृतवत होतात अरण्यकांडाचा एकेचाळीसावा सर्ग समाप्त